देह बुद्धीचा त्याग करावा मानाला कारण अभिमान होय मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे हा अभिमान आड येतो हा अभिमान घालवायला गुरुवाज्ञेत राहणे त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे हे है उपाय आहेत पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजेत हा अभिमान फार सूक्ष्म असतो मी गुरुवाज्ञेत राहतो त्यांनी सांगितलेली साधने करतो आता माझा अभिमान गेला हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होय खरे पाता, अभिमान बाळगण्यासारखे आपल्या जवळ आहे तरी काय शक्ती की पैसा की किर्ती जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत पण मौज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो त्याने मला हट म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठणाही चढलो मी असे तो म्हणतो तेमा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे याला अगदी मूळ कारण देहबुद्धी ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे मला लोकांनी बरे म्हणावे मान द्यावा शिव्या दिल्या तर वाईट वाटते हे देहबुद्धीला खत घालण्यासारखे आहे चांगले वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावा वस्तुता करतेपणच त्याच्याकडे सोपवावे म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत व्यवहारात थोडा अभिमान लागतोच पण तो केवळ कारणापुरता असावा वरिष्ठाने नोकरांची वागताना अभिमान पाहिजे पण तो तितक्याच पुरता त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये ही देहबुद्धी हा अभिमान जायला सद्गुरूचे होऊन राहावे निदान मळजबरीने तरी मी त्यांचा आहे असे म्हणावे सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील परमार्थात संतांचे ऐकण्यात महत्व आहे तेथे आई बापांचे का ऐकू नये तर ज्याचे मन त्याच्या किंवा ज्याचे मन नेहमी आहे, आहे अशा आपल्या देहबुद्धीचे विलक्षण असते सगुणपासना आपल्या सवयीच्या आडयेते म्हणून मनुष्य ते करीत नाही फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही असा मनुष्य फुकटत जायचा देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे पहाट झाली की थोडा उजेड थोडा अंधार असतो त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय